يا ايها الناس ان وعد الله حق فلا تغرنكم الحياه الدنيا ولا يغرنكم بالله الغرور ان الشيطان لكم عدو فاتخذوه عدوا انما يدعو حزبه ليكونوا من اصحاب السعير लोक हो अल्लाच वचन निश्चितपणे सत्य आहे म्हणून ऐहिक जीवनाने तुम्हाला फसवणुकीत टाकू नये आणि त्या मोठ्या धोकेबाजाने देखील तुम्हाला अल्ला संबंधी धोका देता कामा नये वास्तविकत शैतांत तुमचा शत्रू आहे म्हणून तुम्ही सुद्धा त्याला आपला शत्रू स्ना तो तर आप अन्या अपने मार्ग बोलता है कितना बोल कि जे लोग सत्थे सा इंकार करतील, ईमान सत्कृत्य करो मोबदला है अनि जे فلا تذهب نفسك عليهم اترى ان الله عليم بما يفعلون والله الذي ارسل الرياح فجعلته سحابا فسقناه الى بلد ميت فسقناه الى بلد ميت فاحيينا به الارض بعد موتها كذلك النشور बर काही ठाव आहे त्या माणसाच्या पथभ्रष्टतेला ज्याच्यासाठी त्याचं दुष्कर्म आकर्षक बनवलं गेलं असावं आणि तो त्याला चांगलं समजत असावा वस्तुस्थिती अशी आहे की अल्ला ज्याला इच्छितो त्याला पथभ्रष्ट टाकतो आणि ज्याला इच्छितो त्याला सरळ मार्ग दाखवतो म्हणून हे पैगंबर सल्ले लावले असलम व्यर्थ तुमचा जीव या लोकांसाठी दुःखात आणि शोकात विरघळू नये जे काही करत आहेत अल्ला ते चांगल्या प्रकारे जाणतो तो अल्लाहस्कर आहे जो वारे पाठवतो हो मग ते ढग उचलतात मग त्याला आम्ही एका ओसाड प्रदेशाकडे नेतो आणि त्याच्याकडून त्यास भूमीला जिवंत करतो जी मृत पडलेली होती मृत माणसांचं जीवित उठणं सुद्धा अशाच प्रकारचं असेल من كان يريد العزة العزة جميعا اليه يصعد الكلم الطيب والعمل الصالح يرفعه والذين يمكرون السيئات لهم عذاب شديد. لهم عذاب عذاب هو ज्या कोणाला प्रतिष्ठा हवी असेल त्याला हे कळावं कि सन्मान पूर्णतः अल्लाचाच आहे त्याच्या इथे जी गोष्ट वर सरते ते केवळ पवित्र वचन आहे आणि सत्कर्म त्याला वर चढवतो पुरले ते लोक जे असभ्य डावपेच लढवतात त्यांच्यासाठी भयंकर यातना आहे आणि त्यांची कुटिलता स्वतःच गारद होणार आहे وما تحمل من انث ولا تضع الا بعلمه وما يعمر من معمر ولا ينقص من عمره الا في كتاب ان ذلك على الله يسير الله तुम्हाला मातीपासून निर्माण केलं मग विज्ञाना मग तुमची जोडपी बनवली म्हणजे पुरुष आणि स्त्री कोणतीही स्त्री गर्भवती होत नाही आणि बाळंती होत नाही पर सर्व काही का ज्ञात है प्राप्त करना आयुष्य प्राप्त कर आयुष्या अग्दी सोप काम है आणि पाण्याचे दोन्ही साठे समान नाहीत एक गोड आणि तहान मागवणारे पिण्यास आल्हददायक आणि दुसरे भयंकर खारट की घसा सोलून टाकावा परंतु दोन्ही पासून तुम्ही ताज ताज मांस प्राप्त करता नेसण्यासाठी शृंगाराच साहित्य काढता आणि त्याच पाण्यात तो दिवसामध्ये रात्र आणि रात्रीमध्ये दिवसाला ओबीत आणतो चंद्राला आणि सूर्याला त्याने वशीभूत करून ठेवलं आहे हे सर्व काही एका ठराविक वेळेपर्यंत चाललेला आहे तोच चाल अल्लाह ज्याचं हे सर्व कार्य आहे तुमचा रब आहे भाषा ही त्याचीच आहे त्याला सोडून ज्या इतरांचा तुम्ही धावा करत आहात ते एका घसपटाचे देखील मालक नाहीत त्यांचा धावा केला तर ते तुमची प्रार्थना ऐकू शकत नाहीत आणि ऐकली तरी तिचा तुम्हाला काही प्रतिसाद देऊ शकत नाहीत आणि कायमातच्या दिवशी ते तुमच्या बहुदैव वादाचा इन्कार करतील वस्तुस्थिति अभी अचूक महतिगाराशिवा इतर तुम्हारा नहीं। या इला को तुम्हारा देखो लोग तुम्हें से मुहता अल्लाह से मोहताज आहत अल्लाह तर निरपेक्ष स्तुत्य है سَيُئْسِهِ بِكُمْ وَيَأْتِي بِخَلْقٍ جَدِيدٍ وَمَا ذَالِكَ عَلَى اللَّهِ بِعَزِيزٍ وَلَا تَذِرُ وَازِرَةٌ وِزْرَ أُخْرَى وَإِن تَدْعُ مُثْقَلَةٌ إِلَى حِمْلِهَا لَا يُحْمَلُ مِنْهُ شَيْءٌ وَلَوْ كَانَ لَاقِرَبًا إِنَّمَا تُنذِرُ الَّذِينَ يَخْشَوْنَ رَبَّهُمْ بِالْغَيْبِ وَأَقَامُوا الصَّلَاةَ त्याने इच्छिल तर तुम्हाला दूर सारून एखादे नवसर्जन तुमच्या ऐवजी आणील असं करण अल्ला काहीच मुश्किलीच नाही कोणी ओझू उचलणारा कोणा दुसऱ्याचं ओझो उचलणार नाही आणि कोणी लादलेला जीव आपला ओझो उचलण्यासाठी हाक देईल तर त्याच्या ओझ्याचा शुल्लक वाटा देखील उचलण्याकरता कोणी येणार नाही मग तो अति जवळचा नातेवाईक का असूनय हे पैगंबर सल्ले असलम तुम्ही केवळ त्यास लोकांना सावध करू शकता जे विना पाहता आपल्या पालनकर्त्याचं आप भय बाळगतात आणि नमाज कायम करतात जो कोणी सुचितेचा अंगीकार करतो तो स्वतःच्या भल्यासाठीच करतो आणि परतण सर्वांनाच अल्ला कडे आहे अंधकार आणि प्रकाश नाहीत की शीतल सावली आणि उन्हाची झळ एक समान नाही आणि जिवंत आणि मृतदेखील समान नाहीत अल्ला ज्याला इच्छितो ऐकवतो परंतु हे पैगंबर सल्लेलासलम तुम्ही त्या लोकांना ऐकू शकत नाही जे कबरीत दफन आहेत तुम्ही तर केवळ एक सावध करणारे आहात أرسلناك بالحق بشيرا ونذيرا وإن من أمة إلا قلا فيها نذير وإن يكذبوك فقد كذب الذين من قبلهم جاءتهم رسلهم بالبينات وبالزبر وبالكتاب المنير ثم أخذت الذين كفروا فكيف كان نكير عمد مولا ستنشبات ولاهي खुशखबर देणारा आणि कोणताही लोकसमोर सावध करणारा आला नसावा आता जर हे लोक तुम्हाला खोटं ठरवत आहेत तर यांच्यापूर्वी होऊन गेलेल्या लोकांनी देखील खोटं लेखलं आहे त्यांच्यापाशी त्यांचे पैगंबर स्पष्ट प्रमाण आणि पुस्तकं आणि उज्ज्वल आदेश करणारा ग्रंथ घेऊन आले होते मग ज्या लोकांनी मान्य केलं नाही त्यांना मी पकडलं आणि पाहून घ्या माझी शिक्षा किती कठोर होती الَمْ تَرَ أَنَّ اللَّهَ أَنزَلَ مِنَ السَّمَاءِ مَاءً فَأَخْرَجْنَا بِهِ ثَمَرَاتٍ مُخْتَلِفًا أَلْوَانُهَا وَمِنَ الْجِبَالِ جُدَدٌ بِيضٌ وَحُمْرٌ مُخْتَلِفٌ أَلْوَانُهَا وَغَرَابِ سُودٌ وَمِنَ النَّاسِ وَالدَّوَابِّ وَالْأَنْعَامِ مُخْتَلِفٌ أَلْوَانُهُ كَذَلِكَ إِنَّمَا يَخْشَى اللَّهَ مِنْ عِبَادِهِ الْعُلَمَاءُ إِنَّ काय तुम्ही पाहत नाही की अल्लाह आकाशांतून पाणी वर्षवतो आणि मग त्याद्वारे आम्ही विविध प्रकारची फळं काढून आणतो ज्यांचे रंग विविध असतात डोंगरात देखील पांढरे तांबडे आणि गडद काळे पट्ट्या आढळतात ज्यांचे भिन्न रंग असतात आणि अशाच प्रकारे प्राण्यांचे आणि जनावरांचे रंग सुद्धा विभिन्न आहेत वस्तुस्थिती अशी आहे की अल्लाच्या दासांपैकी केवळ ज्ञान राखणारे लोकच त्यांचा भय वाळवतात संशय अल्ला जबरदस्त आणि क्षमाशील आहे जे लोक अल्लाच्या ग्रंथाचं पठण करतात आणि नमाज कायम करतात आणि जी काही रोजी अंग त्यांना दिली आहे त्यातून उघड गुप्तपणे खर्च करतात खचितच त्यांना एका अशा व्यापाराची आशा आहे ज्यात कदापि तोटा होणार नाही या व्यापारात त्यांनी आपलं सर्वस्व अशासाठी खर्चिल आहे जेणेकरून अल्लानं त्याचा मोबदला पुरेपूर -पुरे त्यांना द्यावा आणि आपल्या कृपेनं त्यांना अधिक प्रदान करावं निसंशय अल्ला क्षमाशील आणि गुणग्राहक आहे وَالَّذِي أَوْحَيْنَا إِلَيْكَ مِنَ الْكِتَابِ هُوَ الْحَقُّ مُصَدِّقًا لِّمَا بَيْنَ يَدَيْهِ وَمُهَيْمِنًا عَلَيْهِ فَاحْكُم بَيْنَهُم بِمَا أَنزَلَ اللَّهُ وَلَا تَتَّبِعْ أَهْوَاءَهُمْ عَمَّا جَاءَكَ مِنَ الْحَقِّ لِكُلٍّ جَعَلْنَا مِنكُمْ شِرْعَةً وَمِنْهَاجًا وَلَوْ شَاءَ اللَّهُ لَجَعَلَكُمْ أُمَّةً وَاحِدَةً وَلَٰكِن لِّيَبْلُوَكُمْ فِي مَا آتَاكُمْ فَاسْتَبِقُوا الْخَيْرَاتِ إِلَى اللَّهِ مَرْجِعُكُمْ جَمِيعًا فَيُنَبِّئُكُم بِمَا كُنتُمْ فِيهِ تَخْتَلِفُونَ ثُمَّ أَوْرَثْنَا الْكِتَابَ الَّذِينَ اصْطَفَيْنَا مِنْ عِبَادِنَا فَمِنْهُمْ ظَالِمٌ لِنَفْسِهِ وَمِنْهُمْ مُقْتَصِدٌ وَمِنْهُمْ سَابِقٌ بِالْخَيْرَاتِ بِإِذْنِ اللَّهِ ذَلِكَ هُوَ الْفَضْلُ الْكَبِيرُ جَنَّاتُ عَدْنٍ يَدْخُلُونَهَا يُحَلَّوْنَ فِيهَا مِنْ أَسَاوِرَ مِنْ ذَهَبٍ وَلُؤْلُؤًا وَلِبَاسُهُمْ فِيهَا حَرِيرٌ كَيْ فَيَغَمْرَ <تصفيق> صَلَّى اللَّهُ عَلَيْهِ وَسَلَّمَ जो ग्रंथ आम्ही तुमच्याकडे दिव्य बोधद्वारे पाठवला आहे तो सत्य आहे सत्यता प्रमाणित करत आला आहे त्या ग्रंथांची त्याच्यापूर्वी आले होते निसंशय अल्लाह आपल्या दासांच्या स्थितीची माहिती राखणारा आणि प्रत्येक गोष्टीवर निगा राखणारा आहे मग आम्ही या ग्रंथाचे वारस बनवलं त्या लोकांना त्यांना आम्ही या वारसासाठी आपल्या दासांमधून निवडलं आता यांच्यापैकी कोणीतर आपल्या स्वतःवर जुलुम करणार आहे आणि कोणी मध्यम दर्जाचा आहे आणि कोणी अल्लाच्या अनुमतीने सत्कार्यात पुढाकार घेणार आहे हाच महान कृपा प्रसाद आहे सदैव राहणाऱ्या जन्नती आहेत त्यात हे लोक प्रवेश करतील तेथे त्यांना सोन्याच्या कंकणांनी आणि मोत्यांनी शृंगारीत केलं जाईल तेथे त्यांचा पोशाख रेशम असेल आणि ते म्हणतील धन्यवाद त्या अल्लाहला ज्याने आम्हापासून दुःख दूर केलं निसंशय आमचा रब क्षमाशील आणि कदर करणारा आहे आपल्या कृपेला चिरंतन वास्तव्याच्या ठिकाणी लागत नाही आणि कसला थकवा देखील येत नाही وَهُمْ فِيهَا رَبَّنَا أَخْرِجْنَا نعمل صَالِحًا غَيْرَ الَّذِي كُنَّا نَعْمَلْ أولم نُعَمِّرْكُمْ مَا يَتَذَكَّرُ فِيهِ مَنْ आम्ही ज्या लोकांनी कुप्र केला आहे त्यांच्या करता दरका साग्णी आहे त्यांना निकालात काढले जाणार नाही कि ते मरावेत आणि त्यांच्या जहन आमच्या शिक्षेत देखील कोणती कमी केली जाणार नाही अशा प्रकारे आम्ही मोबदला देत असतो त्या प्रत्येकी हे आमच्या पालन करत्या येथून आम्हाला बाहेर काढ जेणेकरून आम्ही सत्कृत्य करावीत त्या कृत्यापासून भिन्न जे पूर्वी करत होतो त्यांना उत्तर दिलं जाईल कारण मी तुम्हाला इतकं आयुष्य दिलं नव्हतं ज्यात एखाद्याला बोध घ्यायचा असता तर त्यानं घेतला असता आणि तुमच्यापाशी सावध करणारा देखील आला होता आता चौचा खा अत्याचारांचा येथे कोणीही सायत नाही फिरेन कुफ्रुहुल निसंशय अल्ला आकाश आणि पृथ्वीतील प्रत्येक लपलेल्या वस्तूपासून परिचित आहे तो तर अंतःकरणातील गुप्त रहस्य देखील जाणतो तोच तर आहे त्याने तुम्हाला पृथ्वी तलावर खलीफा उत्तराधिकारी बनवला आहे आता जो कोणी कुप्र करतो त्याच्या कुप्रचा रिष्ट त्याच्यावरच आहे आणि काफिरांना त्यांचा कुप्र याव्यतिरिक्त कसलीही उन्नती देत नाही की त्यांच्या रबचा प्रकोप त्यांच्यावर जास्तीत जास्त भडकत जातो काफिरांसाठी हनीत वाढी शिवाय कोणतीही वृद्धी नाही قل ارئيتم شركاءكم الذين تدعون من دون الله اروني ماذا خلقوا من الارض اروني ماذا خلقوا من الارض ام لهم شرك في السماوات ام اتيناهم كتابا فهم على بينه من بل ان يعد الظالمون بعضهم بعضا الا غررا في پیغمبر صلی الله عليه وسلم کنه सांगा कभी तुम्ही पहले तरी है का तुम्ही अल्ला सोड़ून धावा करता मला दाखवा भागीदारी है जरूर दाखू शिहन दिला है ज्यादा आधारे अपने अनेकेश्वरवादाणी एपष्ट प्रमाण बागत अंबोन ही अत्याचारी एकमेक फसवणुकी हुलकावे इन मिन मिन कान कि तो अल्लाच आहे ज्याने आकाशांना आणि पृथ्वीला ढळण्यापासून थोपवला आहे आणि जर ते ढळले तर अल्ला नंतर दुसरा कोणी त्यांना थोपून धरणार नाही निसंशय अल्लाह मोठा सहिष्णू आणि क्षमाशील आहे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 في ومكر السيء ولا يحيق المكر فهل ينظرون فلن الله हे लोक कठोर शब्दात घेऊन घेऊन सांगत असत कि जर एखादा सावध करणारा त्यांच्याकडे कर आला असता तर हे जगात इतर प्रत्येक जनसमूहापेक्षा अधिक सरळ मार्गी बनले असते परंतु जेव्हा सावध करणारा यांच्याकडे आला तेव्हा त्याच्या आगमनानं पळ काढण्याशिवाय इतर कोणत्याही गोष्टीत वाढ केली नाही हे पृथ्वीवर आणखी जास्त शिरजुरी करू लागले आणि दुष्ट चाली चालू लागले वास्तविकत दुष्ट चाली त्या चालणाऱ्यांच्याच अंगलट असतात आता काय हे लोक याची प्रतीक्षा करत आहेत की पूर्वीच्या जनसमूहांशी अल्लाहाची जीरीत राहिली आहे तीच यांच्यासाठी सुद्धा अवलंबली जावी तुम्हाला अल्लाच्या रीतीत कोणताही बदल आढळणार नाही आणि तुम्ही कधीही पाहणार नाही शक्ती वळवू शकते इन्नहू कान अलीमं कदीरा का लोकांनी कधी पृथ्वीवर संचार केलेला नाही की जेणेकरून यांना त्या लोकांचा शेवट दिसला असता जे यांच्या पूर्वी होऊन गेले आहेत आणि यांच्या पेक्षा फार शक्तिमान होते अल्लाला कोणतीही गोष्ट नमवणारे ना नाही ना आकाशात ना पृथ्वीत तो सर्व काही जाणतो आणि प्रत्येक गोष्टीवर सामर्थ्य बाळगतो ولو يؤاخذ الله الناس بما كسبوا ما ترك على ظهرها من دابة ولكن يؤخرهم إلى أجل مسمى فإذا جاء أجلهم فإن الله كان بعباده بصيرا ذكرتنا <تصفيق> لو كنا تنच्या केलेल्या कृत्यानुरूप पकडला असता तर पृथ्वी पर प्राणी लिवंत सोडल नुना पर्यत स बखन घेल्ला अल्लाह च नी मेहरबान दयावान है या सीन शपथ है प्रबुद्ध कुरांची की तुम्ही निसंशय प्रेक्षितांपैकी आहात सरळ मार्गावर आहात आणि आणि दयावान अस्तित्वाको अवतरित है जेनेकर तुम्हें सावध कराव एक अशा जनसमुदाया जैसे वाल गफलतीत पड़े यांच्या पैकी बहुतेक लोक प्रकोप निर्णयाला पात्र ठरले आहेत याच कारणास्त ते इमान आडत नाहीत आम्ही त्यांच्या मानेत जोखड घातला आहे ज्यामुळे ते अनुवटी पर्यंत जखल्य गेले आहेत म्हणून ते डोकं वर करून उभे आहेत आम्ही एक भिंत त्यांच्या पुढे उभी केली आहे आणि एक भिंत त्यांच्या मागे आम्ही त्यांना टाकला आहे त्यांना आता काही सुचत नाही यांच्या करता समान आहे तुम्ही यांना सावध करा अथवा न करा हे मानणार नाहीत तुम्ही तर त्याच माणसाला सावध करू शकता जो उपनिषाचं अनुसरण करेल आणि विना पाहता निर्माण ईश्वराला भीत असेल त्याला क्षमा आणि सन्माननीय मोबदल्याची खुशखबर द्या मृतांना जिवंत करणार आहोत जी काही कृत्य त्यांनी केलेली आहेत ती सर्व आम्ही लिहित जात आहोत आणि जे काही अवशिष त्यांनी मागे सोडले आहेत ते सुद्धा आम्ही अंकित करत आहोत प्रत्येक गोष्ट आम्ही एका उखंड ग्रंथात नोंद करून ठेवली आहे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 इन, इन यांना उदाहरणार्थ त्या वस्तीवाल्यांची कथा ऐकवा जेव्हा कि त्यात प्रेषित आले होते आम्ही त्यांच्याकडे दोन प्रेषित पाठवले आणि त्यांनी दोघांना खोट ठरवलं मग आम्ही तिसरा मदतीसाठी पाठवला आणि त्या सर्वांनी सांगितलं आम्ही तुमच्याकडे प्रेषित म्हणून पाठवले गेलो आहोत वस्तीवाल्यांनी सांगितलं तुम्ही काहीच नाही परंतु आमच्या काही माणसं आणि परमकृपाईश्वरानं कोणतीच वस्तू मुळीच उतरवली नाही तुम्ही निवळ खोट बोलत आहात कॉलोयुम वल उल कॉलू इन्न चुरु नुमल इल्लम चहुल नकुम सनकुम प्रेषितांनी सांगितलं आमचं रब जाणतो की आम्ही निश्चितच तुमच्याकडे प्रेषित म्हणून पाठवले हो गेले आहोत आणि आमच्यावर स्पष्टपणे संदेश पोहचवण्या व्यतिरिक्त कोणतीही जबाबदारी नाही वस्तीवाले म्हणू लागले आम्ही तर तुम्हाला आमच्यासाठी अपशकुन मानत आहोत जर तुम्ही परावृत्त झाला नाही तर आम्ही तुम्हाला दगडांनी मारून टाकू आणि आमच्याकडून तुम्ही भयंकर यातनादायक शिक्षा भोगाल प्रेषितांनी उत्तर दिलं तुमचं अशुभ फलित तर तुमच्या स्वतःबरोबरच आहे का या गोष्टी तुम्ही यासाठी करत आहात की तुम्हाला उपदेश केला गेला वस्तुत गोष्ट अशी आहे की तुम्ही मर्यादेपलीकडे गेलेले लोक आहात इतक्या शहरातील दूरवरच्या कोपऱ्याहून एक मनुष्य धावत आला आणि म्हणाला हे माझ्या जाती बांधवांनो प्रेषितांचं अनुकरण करा अनुकरण करा त्या लोकांचं जे तुम्हारकता ही बदलना इच्छित नहीं योग्य मार्गा है